पुस्तक बदलतं विश्व दोन लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील गोष्ट दहावी मोलकरंना मिळाली कायमची हक्काची सुटी काय ग किती वाजले मिनलचा रुक्माला प्रश्न तुला माहीत आहे ना मला सकाळीच झाडू पोच्या भांडी आणि धुनं झालेलं पाहिजे असतं त्याशिवाय पुढची कामं मला करता येत नाही तशी रुक्मा मिलनं म्हणाली तुमचं खर आहे पण घरचं बी आवरायला लागतंय ना समज पोरी करू लागत्यात म्हणून या वक्ताला यायला मिळतंय मला आणि ती तुमची शेजारीन जया आहे ना ती म्हणते कशी तुम्ही काय जादा पैसे देता होय त्यांच्या घरी आधी जातेस आणि आमची कामं राहतात माग सांगा तुम्हीच मी एकाच वक्ताला सगळ्या ठिकाणी कशी जाऊ मिनल तुमचा स्वभाव लय चांगला आहे कोणतं काम तुम्ही व्यवस्थित समजावून सांगता आडी अडचण आड़ समजून घेता पगाराला किरकिर करत नाही खाडा कापत नाही मिनल म्हणाली चल रुक्मा उशीर होतोय घे आवरायला बोलत बसलो तर सासूबाईंचे बोलणे खावे लागतील रुक्मा भरभर भर कामाला लागली रुक्माचा कामाचा वेग चांगलाच होता पाच रूम 10 मिनिटात झाडून आणि 15 मिनिटात पुसून तिची होई वॉशिंग मशीनमध्ये कपडे घासून मशीन लावायचे आणि मग भांडी घासायची एका तासात मिनलचे काम संपवून आणखी चार घरी ती करत असे मिनलकडे तिला लागून दहा बारा वर्ष झाली होती प्रामाणिकपणाने आजपर्यंत ती कामं करत होती सहाशे रुपयापासून सुरू झालेल्या कामाचे मिनल तिला आता अडीच रुपये देत होती तरी रुक्माला या महागाईने तोही पैसा कसा बसा तिच्या संसाराला पुरत असे तिचा नवरा कधी कामाला जाई तर कधी घरीच असे तिन्ही मुलं शाळेत जात त्यांच्या शिक्षणाचा खर्च होतास। आठ नऊ हजारांची कमाई पंथी महिनाभर पुरवायची म्हणजे पई पई जपून वापरायचं मिनल तिला दिवाळीला साडी व मुलांना कपडे देई फराळाचंही बांधून दे रुक्माचा स्वभाव म्हणजे हसून खेळून कामं करायचं कोणाच्या चाहड्या करायच्या नाही नीट काम करायचं काम आवरलं की दुपारी तीनला घरी जाऊन जेवायचं मिनल तिला खूप उबदा जेवणाचा आग्रह करी पण चहाच्या कपाशिवाय ती कुठेही खात नसे फार तर बांधून घरी घेऊन जाई रुक्माला कामाला आली म्हणजे सर्व बायकांना जरू घरातलं काम करायला उत्साह येई रुक्माचा खडा कधीतरी होई, आजारीही ती फारशी पडत नसे पाहुणे आले किंवा गावाला जायची असल्यास आधीच ती सुटी पण सुटी घेतली म्हणजे सर्वजणी तिची चांगलीच हजेरी घेत एके दिवशी रुक्मा मुलीला दवाखान्यात घेऊन गेली म्हणून कामावर गेलीच नाही मिनल सोडून सर्व बायकांनी तिचा त्या दिवशीचा पगार कापून घेतला रुक्माच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं पण करणार काय कामाशिवाय तो भागणार नव्हतं मिनल मात्र तिच्या अडचणी समजून घेत असे तिच्या ओळखीतल्या बायका त्यावरूनही टिंगल उडवत आमच्याकडून नाही होत घरची कामं आम्ही काही फुकट नाही करून घेत काम, का काम। वेळेवर सर्व कामं तिने केली आम्ही पगार देऊ रुक्मासारख्या मूलकर्णींची संख्या राज्यात लाखोंनी होती शहरातून त्यांच्या समस्या सोडवण्यात मेळावे भरत पण तेवढ्या चर्चा होत आणि त्यांचे प्रश्न तसेच राहत परंतु मार्च 2020 एक वेगळं संकट घेऊन आलं ते म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सुरू झाला लॉकडाऊन आणि या लॉकडाऊनने लाखो मोलकर्णींना घरी बसण्याची वेळ आली रुक्मालाही घरी बसण्याची पाळी आली मिनल काय आणि कॉलनीतील इतर बायका काय सर्वांनाच घरीच काम करावे लागणार होते दहा मिनिटे उशीर का झाला काल का आली नाही असे प्रश्न न विचारता तुम्ही आता आम्ही बोलावल्याशिवाय कामावर यायचं नाही असा दंडक या कोरोनामुळे बायकांनी काढला कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे रोखणार होता परंतु घरातील सर्व कामं करण्याची जबाबदारी प्रत्येक स्त्रीवर येऊन पडली मिनल आता घरीच काम करावे लागणार या धास्तीने धाबेस दर सर्वस्वी रुख्मावर अवलंबून असलेल्या मिनलचा अख्खा दिवस सगळी कामं करण्यात जाऊ लागला झाडू मारत कंबर दुखून येई फरशी पुसून पाट दुखून वॉशिंग मशीन लावायला मुलं मदत करू लागली भांडी घासत घासत हात आणि पाय दुखू नयेत एक तासात काम रोखणाऱ्या रुक्माच्या कामाची खरी जाणीव मिनलला तर झालीच पण कॉलनीतील टिंगल उडवणाऱ्या स्त्रियांनाही तिच्या कामाची चांगलीच जाणीव झाली दुसरीकडे रुक्माला घरी बसून स्वस्त बसवेना हाताला काम नाही म्हणजे एक प्रकारे तिला दुखणे आल्यासारखे वाटायला लागले दुसरे काही काम मिळतंय का याची ती शोध घेऊ लागली कॉलनीतल्या सर्व स्त्रियांनी लॉकडाऊनमध्ये तिला आर्थिक मदत केल्याने तिच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली नाही मिनलनं एक दिवस विचार केला, आज न उद्या रुक्मा कामावर येणारच आहे पण तिच्या कष्टाची जाणीव आता सर्व स्त्रियांना झाली आहे आणि तिला तिच्या हक्कासाठी काही सुविधा द्याची हीच ती योग्य वेळ आहे मग मिनलने कॉलनीच्या ग्रुपवर रुक्माच्या चांगल्या सवयी व तिच्या रोडच्या कष्टाचे तास याची सविस्तर माहिती टाकली आज आपण आर्थिक मदत करत आहोत तेवढ़ पुरस्त तिला तिच्या हक्काच्या काही गोष्टी मिळायला हव्यात सर्वात महत्वाचं म्हणजे तिला आठवड्यातून एक दिवस हक्काची सुटी मिळाली पाहिजे महिन्याला जो आपण पगार देतो त्याच्या दहा टक्के तिच्या साठाव्या वर्षानंतर पेन्शन म्हणून तिच्या बँकेत पैसे टाकायला हवे हा मेसेज वाचून एक दोघी सोडल्या तर आपण यावर सहमत आहोत असे मेसेज टाकले एवढे वर्ष काम करूनही तिला खडा की बोलणीच खावी लागत होती नाहीतर काम झाल्याची भीती असायची पण या कोरोनामुळे तीन महिने लोटले तरी सर्वजणी घरीच सर्व, घरी सर्व कामं करत होत्या आणि आणखी लस येईपर्यंत तरी रुक्माला कामावर बोलावणार नव्हत्या पण तिच्या कष्टाची मात्र सर्वांनाच पूर्ण जाणीव झाली होती तिला बोलावून प्रत्येकजण काम न करता आर्थिक मदत करत होता व कामाला आल्यावर आठवड्यातून एक दिवस सुट्टी देण्याचा निर्णय सर्वांनी मिळून घेतला शिवाय साठाव्या वर्षानंतर तिला, तिला तिच्या पगाराच्या दहा दर महिन्याला तिच्या खात्यात जमा करण्याचे ठरले रुक्माला लॉकडाऊनमध्ये स्वस्त बसवेना म्हणून तिने एक काम शोधलेच ते म्हणजे आयुर्वेदिक काड्याचे पाकिट पॅकिंग करण्याचे काम कोरोनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या काळात बऱ्याच कुटुंबातून काडा घेत एके दिवशी एक पुडी फोडून पड़ा तुकळायची आणि तो काढा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वांनी घ्यायचा तीन चार तास हे काम करून रुक्माला चार पैसे मिळत होते आणि वेळही जात होता मिनलची मात्र ती रोज आठवण काढायची आणि मिनलही दिवसातून तिची आठवण काढल्याशिवाय राहत नसे अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊन दोन महिने लोटले सर्वजण आपल्या कामावर परतले मिनल आणि कॉलनीतल्या स्त्रियांनी निर्णय घेतला रुक्माला आता मानाने कामावर बोलवायचे सुरुवातीला तिला सोशल डिस्टन्सिंग पाळायची म्हणून घराचा बाहेरच काम देऊन आता आठवड्यातील एक दिवस आपण सर्वांनी तिला सुटी द्यायची रुख्माई कामावर येण्यास उत्सुक होती तीही आता हात दुने सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून कामावर येण्यास तयार झाली आठवड्यातून एक दिवस कॉलनीतल्या मूलकर्णींना कायमची सुटी मिळाली आणि त्याला कारणीभूत ठरला तो लॉकडाऊन